ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा श्लोक पाचवा महाभूत आणि दश एक गोचरा पाच महाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादी दहा विषय श्लोक सहावा इच्छा सुखम दुःख संघात धृती क्षेत्र आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे तरी महाभूत पंचकु आणि अहंकारू एको बुद्धी अव्यक्त दशकु इंद्रियांचा तर पाच महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रियांचा समुदाय आणि कही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणखी एक मन दहा विषयांचा समुदय सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना धृती एव क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझे प्रती आघवीची आणि चेतना व धृती सर्व मिळून छत्तीस तत्व याप्रमाणे स्पष्ट सांगितले महाभूत कोणती व विषय कोणते इंद्रिये ती कशी हे निरनिराळे एकेक एक सांगतो तरी पृथ्वी अपतेज वायू व्योम इये तुझ सांगितली बुध महाभूते पाचे तर पृथ्वी जल अग्नि वायू आकाश हि तुला सांगितली ती पंच महाभूत समज आणि जागतीये दशे स्वप्न लपाले असे नातरी अवसे चंद्र गुढू अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो ना ना अप्रौढ बाळ की तारुण्य राहत हो की का न फुलती कळी की आमोदूस अथवा लहान बालकामध्ये तारुण्य जसे गुप्त असते अथवा न उमरलेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो किंबहुना काष्टी बन्नी जेवी किरीटी तेवी पोटी गोप्युज असे फार काय सांगावे अर्जुना लाकडा मध्ये अग्नि जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार तो गुप्त असतो जैसा ज्वरु धातू गतू अपत्याचे मिश पाहतू मग जा व्यापी ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर म्हणजे हाडीज्वर प्रकट होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो व मग कुपथ्य जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो तैसी गाठी पडे जै देहाू उघाडे तई नाचावी चहू तो अहंकारू त्याप्रमाणे अर्जुना पंचमहाभूतांचे गाठ पडल्यावर म्हणजे पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळेस म्हणजे कर्म करण्यास लावतो तो अहंकार हो लगे अज्ञान पाठी संज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी या अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे ते अशी कि हा विशेष करून अज्ञानी पुरुषाच्या मागे लागत नाही परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो आता बुद्धी जे जे, ते ऐसा चिन्ही जाणी जे बोलिले यदुराजे ते आई सांगो आता बुद्धिजी म्हणायची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी ती सांगतो अर्जुन ऐक असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले तरीक तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिये वृत्ती वृत्तीचे निभांडून येती पाळे विषयांचे जर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात तो सुख दुःखांचा नागोवा जेथ उमानो लागे जीवा तेथ दोही सहित बरवा पाडू जे धरी त्या सुख दुःखाच्या लुटीचा अंतकरण जेव्हा जीवाला विशेष हिशेब द्यावायच लागते तेव्हा सुख व दुःख या दोहो विषयी हि जी योग्य निवड निश्चित करते हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे निवडी हे सुख हे दुःख हे पुण्य हे पाप अथवा हे अशुद्ध हे शुद्ध याप्रमाणे जी निवड करते जिए अधमोत्तम सुझे जिए साने थोर बुझे जिया दिठी जे विशो जीवे जियाखिजे जी निंद व उत्तम हे करते जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करत तेज ते तत्वाची आधी जे सत्व गुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी बसवीत असे जी ज्ञान या पदार्थाची उत्पत्ती स्थान आहे जी सत्व गुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्या मधील जागेत राहते ओळखण अव्यक्ताची अर्जुना ती सर्व बुद्धी होय असे तू समज आता अव्यक्ताचे चिन्ह आहे पैसांख्यांच्या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथ प्रस्तुती अव्यक्त हे महामते अर्जुनच्या सिद्धांता मध्ये जी प्रकृती म्हणून सांगितलेली आहे तीच येथे तू ते ऐशी दोही परिजेथे आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली त्यावेळी परा अपरा अशा दोन प्रकाराने जेथे अध्याय सात श्लोक चार आणि पाच येथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली तेथ दुजी जे जीवदशा ती ए नाव विरेषा येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा. तेथे त्या ह्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशात्मक प्रकृती आहे अर्जुना तिला अव्यक्त हे दुसरे नाव आहे तरी पाहालया रजनी, तारा गगनी, जीव रूप प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणायचे याची ये स्पष्टता येथून करतात तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात ना तरी देह गेली उपाधी लपे पोटी कृत अथवा अर्जुना देह गेल्यावर देहाधिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते का बीज मुद्रे आतू थोके तरू समस्तू का वस्त्रपण तंतु दशेरा हे अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रुपाने असते किंवा वस्त्र पण तंतु रूपाने राहते त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंच महाभूत व पंच महाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणवे आता आघवे, के केंद्रिय भेद अर्जुना ते म्हणजे अव्यक्त असे समज आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक तरी श्रवण नयन वाचा घाण रसन ये जाने ज्ञान करणे पाचे तर कान डोळे त्वचा नाक जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे समज ये तत्व मेळा पंकी सुख दुखाची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे या 36 तत्वांच्या मेळाव्यात बुद्धी ही पाच इंद्रियांच्या दाने दुःखादी वाटाघाट करते मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाच आणि कंतर वाचा, वाचा म्हणजे जीभ हात पाय उपस्थ आणि गुद हे आणखी पाच इंद्रियांचे प्रकार आहेत कर्मेंद्रिये म्हणपती ती ये जाणी ऐके कैवल्य पती सांगत असे कर्मेंद्रिये ज्याला म्हणतात ती ही समज असे मोक्षाचे स्वामी श्री कृष्ण सांगतात अर्जुना ऐक पै प्राणाची अंतवरी क्रिया शक्ती जे शरीरी तियेची रिगि पाच हि शरीरामध्ये क्रिया शक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे तिचे शरीराच्या आत जाणे व बाहेर येणे हो एवम दहा हि करणे परिसर आता पुढेपणे मनते ऐसे याप्रमाणे दहा ही, या ही इंद्रिय सांगितली असे देव म्हणतात आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक जे इंद्रिया आणि बुद्धी माझारी आणि खांद्यावर म्हणजे आश्रयावर चांचलपणाने असते निळी मा अंबरी का मृगत कृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो जा आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृग जळावरील लाटांप्रमाणे ज्याचा व्य खोटा भास होतो आणि शुक्र शोणीताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायुत एक आणखी रेत व रक्त यांचा मिलाभ झाला असता पंचमभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो मग तेथे त्या शरीरात एकच वायुतत्व स्थान भेदे करून पंचप्राण व पंच, पंच असे दहा प्रकारचे मग ति दाही भागी देह धर्माचा खैवंगी अधिष्ठिली अंगी आपुला मग त्या दहा भागाने म्हणजे दहा प्रकारच्या वायूने देह धर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्या जा जागांचा आश्रय केला तेथांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ धरिले तेने त्या ठिकाणी शुद्ध चाचल्य एकटे आश्रय रित राहिले म्हणून त्या चालल्याने रजो गुणाचे बळ धरले म्हणजे आश्रय केला ते बुद्धी सी बाहेरी अहंकाराच्या उरावरी माझारी बळीयावले ते चाचल्य बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धी व अहंकार यांच्या मधील बळकट होऊन बसले वाया मन हे नाव हे रवी कल्पनाची सावे व जयाचे निगे जीव दशा वस्तू ज्या चांचल्य वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तीमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे ब्रह्माला जीव दशा प्राप्त झाली आहे जे प्रवृत्ती सी कामा जयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारा जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवी ते वाढवी चढवी, जे पाठी पुरवी जे इच्छेला वाढवते आशेला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते वैत जे उठी अविद्या जे ने लाठी ते लोटी विषया माझी जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रिया विषयामध्ये ढकलते संकल्पुनी मोडी मनोरथांची उतरांडी उतरी रचि जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडून टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी उतरते व रचते जे भुलीचे कुहर वायुत बुद्धीचे द्वार झाकविले जेणे जे भ्रांतीचे कोठार आहे जे वायुतवाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकलेले आहे ते गा मन या बोला नाही आन आता विषयाभिदान भेदुआ के अर्जुना ते मन होय यात काही अन्यथा नाही आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक तरी स्पर्शू आणि शब्द रूप रस गंधू हा विषय पंचविधू ज्ञानेंद्रियांचा तर शब्द आणि स्पर्श रूप रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत एची पाच ए दी ज्ञानासी धाव बाहेरी जायसा का हिरवे चारीवे पशु या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर जावत उगवलेल्या कुरुणामध्ये जनावरे भांबवतात तसे ज्ञान भांबावते. मग स्वर वर्ण विसर्गू आणि स्वीकार त्यागू चक्रमन मन उत्सर्गू विणमूत्राचा मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे पायाने उपस्थाने त्याग करणे व गुदाचे पाच विषय गासाच जे बांधव निया माच क्रिया हे पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो ऐसे हे दाही विषय देईल या प्रमाणे हे दहा विषय या देहामध्ये आहेत व आता इच्छा काय तेही सांगण्यात येईल तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐसियावरी चेतवे जे वृत्ती तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दाने कान झाका अशाने जी वृत्ती जागी होते इंद्रिया विषयांची ये भेटी सरिसी उठी, कामाची वाहुटी धरूनिया जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावा लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खूप असतात जीए वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते अरे अर्जुना ती इच्छा असे तू समज आणि इच्छिली या सांगडे इंद्रिया आमिशन जोडे तेथे जोडे ऐसा जोड डावो पडे तोची द्वेषू आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला अशेख विसरे जीव आता या नंतर सुख ते, ख, ख, ते या प्रकारचे आहे ते असे समज कि ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो मना वाचे काय जे आपली जे मनाला वाचेला व कायेला आपली शपथ घालते म्हणजे व्यापार बंद करते आणि जे आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्वी काशी दुने लाभू जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा होतो म्हणजे शांत होतो व सात्विक वृत्ती पूर्वी पेक्षा दुप्टीने थापटून सुशुप्ति आणि अर्जुना जे सर्व इंद्रिय वृत्तींना इंद्रिय रूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून गाडून निद्रा आणते किंबहु नामयाची लाख फार काय सांगावे जीवाला आत्म्याचा लाभ जेथे प्राप्त होतो तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे आणि ऐशी जे अवस्था न जोडता पार्थ जी जे ते सर्वथा दुख जाणे आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वता दुःख आहे असे समज ते मनोरथ सं उपाय सुख दुःखाशी सुख ते सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही एरवी म्हणजे मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले कि ते स्वतः सिद्ध आहेच हे दोनच उपाय म्हणजे मनाची स्थिरता व मनाची चंचलता सुख दुःखाला कारणीभूत आहे पांडू सुताना येथे अर्जुना आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे जे नखवनी केशवारी उभी जागे शरीरी जे ती अवस्थांतरी पालटे नाखापासून तो मस्तकाच्या केसांपर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही मन बुद्ध्यादी आघवी जीएचे निटवटवी प्रकृती वन माधवी सदाची जे मन बुद्धी वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी ऋतू आहे ती जड व चेतन पदार्थात सारखी वागते ती अर्जुना चेतना होत हे मी तुला खोटी सांगत नाही पैरा व परिवारू ने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचे नि पूर्णपणे सिंधू भरती आपला लवाजमा वगैरे किती आहे हे नसता नसतानाही त्याची आज्ञाच जशी परचक्र चे निवरन करते अथवा पूर्ण चंद्राच्या उदयाने समुद्राने जशी भरती येते पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्ट विथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडाला सचेतन करते म्हणजे हालचाल करावायला लावते अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते अथवा मुख मेळे विण पिली याचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी अरे अर्जुना कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांचे पोषण मुख लावल्याशिवाय पाहण्याने करते पार्थातिया परी आत्मसंगतीये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगु जड अर्जुना त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती हि जडाला सजीवत्वाचा उपयोग करते म्हणजे जडाला चेतन दशेला आणते मग ती ते चेतन म्हणी पै आता धृती विवंचना भेदुआ याप्रमाणे अर्जुना जडाला चेतन दशा आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते आता धैर्याच्या विचाराचा प्रकार आहेत तरी तत्वा परस्परे उघडे जाती स्वभाव वैरे नव्हे पृथ्वी ते नीरे ने ना तर पंचमहामूता मध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड आहे पाणी पृथ्वीचा नाश करत नाही का निरा ते आटी तेज तेज वायू सी झुंज आणि गगन भक्षी. पाण्याला तेज आटवून टाकते तेजाचे आणि वायूचे बैर आहे आणि आकाश तर सहज स्वभावत वायूला नाहीसा करते तेवी कोण्याची वेळे आपण काही सयाही आतरी गोनी वेगळे आकाश हे त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वाहून स्वरूपत अलग असते ते हे आकाश होुते न साहती एकमेकांते की ती येक्या ते देहा सी ये ती अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत असे ज्यांचे स्वभावत वैर असूनही जी पंच महाभूत एक होऊन देहाच्या रूपाने प्रकट होतात द्वंद्वाची गणजे द्वंद्वाची उखी विखी म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात इतकेच नव्हे तर अर्जुना आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो ऐसे न मिले तया साजणे चैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मी गाप्रमाणे ज्यांचे स्वभावत एकमेकांशी पटत नाही त्यांची एकमेकांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो आणि जी पांडवा या छत्तीसांचा मेळावा तो हा येथ जाणावा संघातू तू ग आणि अर्जुना वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवाभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तीसावे संघात नावाचे तत्व जाणावेद सांगितले तुझ विषद यया तुला प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले या एवढ्याना क्षेत्र म्हणतात हे प्रसिद्ध आहे